श्रीदेवी भागवत स्कंध तिसरा श्री गणेशाय नमहा श्रीमहादेवी नमहा श्री गणपतीला नमस्कार असो श्री महादेवीला नमस्कार असो अध्याय पहिला जन्मेजय आपल्या मनातील शंका व्यासांना विचारतात जन्मेजय म्हणाला हे भगवान व्यासमुने खरोखरच आपण अंबा या नावाचे एक मोठे पूजनीय सुंदर तत्वच कथन केले आहे पण हे महर्षे मला काहीच पूर्वीची माहिती नाही ही आंबा कोण ती कोणापासून उत्पन्न झाली ती कोणत्या ठिकाणी कार्याचे स्वरूप कसे होते तसेच हे मुने अनुष्ठान म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते हे सर्व आपण मला आता विस्ताराने कथन करावे कारण हे दयाघना आपण सर्वज्ञ असल्याने आपण कडून माझी श्रवणकामनापूर्वक निवेदन करा हे भूदेवा या ब्रह्मांडाचे स्वरूप कसे आहे त्याचे वर्णनही आपण करा हे ऋषे आपण सर्व चराचर सृष्टीचे ज्ञान आहे म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांचे कार्य अनुक्रमे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याचे आहे असे आजवर मी ऐकत आले आहे पण हे पराशर पुत्रा ते हे कार्य स्वयं स्वयंप्रज्ञेने करतात की ते परतंत्र असल्याने इतर दुसऱ्या कुणाच्या प्रेरणेने हे कार्य करीत असतात याविषयी संपूर्ण श्रवण करण्याची माझी फारच इच्छा आहे म्हणून आपण ते मला सांगा त्याचप्रमाणे हे ज्ञानिया ब्रह्मा विष्णु, महेश यांना मृत्यूपासून मुक्तता आहे किंवा नाही आता ते सचितानंद रूप आहेत ते आपण निवेदन करा तसेच आधी कशी त्रिविध दुखे, त्यांना संभवतात की नाही हेही आपण सांगा खरोखरच ते अति बलदंड असे तिघे सुरेशवरच कालाच्या आधी नाहीत की नाहीत त्यांची उत्पत्ती का झाली त्यांचे कार्य कोणते ह्याविषयी माझ्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत हे भूईश्वरा आपण माझे शंका निरसन करा हर्ष शोक निद्रा आम्ही आम्हा मानवांप्रमाणे रस रक्त इत्यादी सप्त धातू पासून बनवले आहेत का ते इतर कोणत्या तरी धातू पासून उत्पन्न झाले आहेत तसे असेल तर ते कोणत्या वस्तू निर्माण झाले त्यांची इंद्रिये कोणकोणती आहेत त्यांच्या अंगी कुठले गुण आहेत ते सुखाचा उपभोग कशा प्रकारे घेत असतात त्यांचे आहेत ती कुठे आहेत हे वेद महर्षे अशा प्रकारचे अनेक प्रश्न मनात निर्माण होऊन मी संभ्रमात पडलो आहे आपण या विषयीचे विस्तारपूर्वक निवेदन करून मला संभ्रमातून मुक्त करा ह्या सर्व कथा श्रवण करण्याची अतीव इच्छा असल्यामुळे मी आपणास पुन्हा पुन्हा विनंती करीत आहे तसे या सर्वांच्या विभूती कोणत्या आहेत हेही सांगा जन्मेजयाने अनेक प्रश्न विचारले त्यांची श्रवण करण्याची अत्यंतिक इच्छा अवलोकन करून महर्षी व्यास आनंदित झाले ते तृप्त मनाने जन्मेजयाला म्हणाले हे राजश्रेष्ठा हे महाबुद्धिमान हे राजेश्वरा खरोखरच ब्रह्मा विष्णू महेश यांच्या उत्पत्ती संबंधीचा अत्यंत अवघड असा प्रश्न तू मला विचारला आहेस पण त्याबद्दलचे तुझे औत्सुक्य पाहून मला समाधान वाटते हाच प्रश्न मी पूर्वी नारदमनीना विचारला होता तेव्हा त्यांनाही असेच कमालीचे आश्चर्य वाटले माझ्या येऊन त्यांनी मला जे सांगितले ते अद्भुत कथानक मी तुला आता सांगतो तू नीट श्रवण कर हे राजा ते फारच रमणीय आहे ते ऐकून तुलाही समाधान वाटेल एकदा वेदशास्त्रात पारंगत असलेले सर्व विषयाचे ज्ञान प्राप्त झालेले धीर गंभीर वृत्तीचे देवर्षी नारद गंगा तीरावर शांत चित्ताने बसले होते त्यांचे दर्शन होताच मला अत्यंत आनंद झाला आणि समाधानाने मी त्यांच्या जवळ गेलो मी त्यांच्या पायावर डोके ठेवले त्यानंतर महर्षीने मला बसण्याची आज्ञा केली तेव्हा मी त्या स्थानावर बसलो त्यांनी माझे कुशल विचारले मी ही त्यांना सांगितले नंतर अत्यंत सूक्ष्म अशा गंगा किनाऱ्यावरील ब्रह्मपुत्र नारद मुनी महाज्ञानी देवर्षे हे जे अतिशय विस्तृत असे ब्रह्मांड आपल्या भोवती दिसते आहे ते कोणी निर्माण केले या ब्रह्मांडाच्या कृत्याविषयी आपण मला विस्तारपूर्वक सांगा हे मुनिवार्या हे ब्रह्मांड उत्पन्न कसे झाले कोठून झाले तसेच हे द्विज्रेष्ठा हे ब्रह्मांड नित्य आहे की अनित्य आहे हेही मला जाणून घ्यायचे आहे शिवाय हे ब्रह्मांड एकाच व्यक्तीने निर्माण केले आहे की अनेक कर्त्यांनी एकत्रित येऊन याची उत्पत्ती केली आहे का याला कोणीच करता नाही पण कर्त्याशिवाय कार्य होत नसते हे तर निश्चितच तेव्हा हे महर्षे अशा प्रकारे मी या संशयाच्या समुद्रात बुडत आहे तेव्हा या विशाल संशय समुद्रात माझ्या मनात कोट्यावधी शंकांचा कल्पना निर्माण होत आहेत तेव्हा या संशय सागरातून जन्म आणि मरण नसलेला आत्माराम सुरांचा अधिपती गुणत्रय रूपाने युक्त अत्यंत निर्मल दुःख हरण करणारा संसारसागरातून अक्षय तरुण नेणारा जगाची उत्पत्ती करणारा जगाचे पालन करणारा जगाचा संहार करणारा तो नित्यच कल्याण रूप आहे असा व जो सर्वदा कल्याणच करीत असतो असा जो या प्रत्येक कारणाचे कारण असतो असा तो देवाधिदेव महादेव हाच या ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारा आहे असे मी ऐकले आहे काहीचे असे निश्चित म्हणणे आहे सर्वांचा प्रभू ईश्वर परमात्मा अव्यक्त सर्व शक्ती संपन्न भुक्ती आणि मुक्ती देणारा शांत स्वभावाचा जन्म मरण शून्य सज्जनांचे दुःख निवारण करणारा हा विष्णूच सर्वत्र या ब्रह्मांडाचा कर्ता आहे असेही काहींनी सांगितले आहे तर काहींच्या मते तो सर्व ज्ञानी भूतमात्राची उत्पत्ती करणारा चतुर्मुख सुद्धा उत्पन उत्पन्न सत्य लोकात नित्य वास्तव्य करणारा असा जो तो ब्रह्मदेवच या सर्व ब्रह्मांडाचे कारण आहे तर काही वेदशास्त्र संपन्न पंडित सूर्य हाच या सर्वांचा अधिपती आहे असे स्पष्टपणे मानत आहेत म्हणून त्यांचे गायन आणि स्तवन अत्यंत तत्परतेने ते विद्वान पंडित सकाळ संध्याकाळ करीत असतात ते सूर्य हाच या सर्वांचा उत्पत्ती करता आहे असा दृढभाव धरतात तो सहस्त्रनेत्र असलेला शतक्रपू देवाधिदेव सर्वांचा प्रभू विख्यात असा यज्ञाधीश सुराधीश त्रैलोक्याचा अधिपती यज्ञाचा भोगता नित्य सोमपान करणारा आणि सोमपान करणाऱ्या सर्वांना अत्यंत प्रिय असणारा जो इंद्र तोच या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे कारण आहे असेही कित्येक मुनीचे म्हणणे आहे म्हणून यजमान यज्ञात इंद्राचे यजन करीत असतात असा त्यांचा युक्तिवाद आहे वरुण सोम अग्नी वायू यम धन देणारा कुबेद आणि हेरंब गजबदनं सर्व कार्य स्मरणाने सिद्धी देणारा स्वेच्छाचारी परमात्मा कामरूप असून कामना पूर्ण करणारा असा जो गणाधीश त्या गणाधीशाचे भक्तगण त्याला काही आचार्य म्हणतात कि ती महादेवी भवानीच या सर्व सर्व ब्रह्मांडाचे सृष्टीचे उत्पत्तीचे कारण आहे कारण ती सर्व मनोरथ पूर्ण करते ती आदी आदिशक्ती पुरुषाधीन राहणारी प्रकृती ब्रह्माचे ठिकाणी जगताची उत्पत्ती करणारी जगताचे पालन करणारी आणि योग्य वेळी माताच ती जन्म रहित असून परिपूर्ण आहे ती सर्व जंतूंचे ठिकाणी व्यापून राहिली आहे ती सर्व जनांची स्वामिनी असून ती निर्गुण निराकार आहे अशी ती कल्याणी विष्णू शंकर ब्रह्मदेव इंद्र वरुण नरसिंह यांची साक्षात शक्तीच वाराही महालक्ष्मी अद्भुत अशी वेदमाता तसेच उत्कृष्ट विद्या संसार रूपी वृक्षापासून अलिप्त अशी दुखांचा नाश करणारी मुमुक्षुना मुक्ती देणारी तो त्रिगुणातीत रूपाने युक्त असूनही गुणविस्तार करणारी अशी ती सगुणही आहे अशी ती देवीच सर्वांचे कारण आहे असे जाणून चीज काही जण नित्याने उपासना करीत राहतात तर ते प्रत्यक्ष वेदांती आहेत ते असे सांगतात की निर्गुण निराकार निरंजन रूपरहित आणि अतिव्यापक असे हे जे ब्रह्म आहे ते स्वतःच त्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे कारण आहे याच ब्रह्म नावाने प्रसिद्ध असलेल्या परमात्म्यालाच वेदातील उपनिषदा कामांमध्ये काही ठिकाणी तेजोमय असे म्हटले आहे अनंत मस्तके अनंत नेत्र अनंतहस्त अनंत कर्ण अनंत मुखे आणि पाच प्राण या सर्वांनी युक्त असलेला विराट पुरुषच या जगताचा उत्पादक आहे असे काहींचे निश्चयपूर्वक सांगणे आहे निर्मल तेजस्वी शांत आणि अतिविस्तृत असे हे जे आकाश तेच विष्णूचे परमपद होय असे विद्वज्जन सांगत आहेत काही पुरातन इतिहास जाणणारे तज्ञ म्हणतात जो सर्वश्रेष्ठ असा पुरुषोत्तम आहे तोच या सर्व ब्रह्मांडाचा प्रभू आणि जगताला प्रभू असा ईश असा आजवर कोणी झालाच नाही असे अनेकेश्वरवादी बुद्धिमंत म्हणत काही सांगतात हे सर्व ब्रह्म स्वयंपूर्ण असून स्वयंभूच आहे ते आपोआपच उत्पन्न झालेले आहे ह्या ब्रह्मांडाशी ईश्वर वगैरे संबंध नाही तस हे इश्वर निर्मित असते तर त्या ईश्वराच्या अलौकिक अद्वितीय स्वरूपाप्रमाणेच अनिर्वचनीय झाले असते म्हणून हे नित्य स्वभावताच निर्माण झाले आहे यात संशय नाही म्हणून हे ईश्वर रहित आहे असे त्यांचे आग्रहपूर्वक प्रतिपादन आहे कपिल प्रभृतींसारखे सांख्य मुनी म्हणतात पुरुष हा करता नसून सर्व काही नित्य करणारी अशी प्रकृती तेव्हा हे नारद मुने ऐकल्यामुळे माझ्या मनात अनंत संदेह निर्माण झाले आहेत आणि त्या कारणाने माझे अंतःकरण संशयाच्या भयाने ग्रासून टाकले आहे म्हणून हे मुनिवरा मी आता काय करू यातले कोणते सत्य मानू ह्याच्या सत्यतेची निश्चिती झाल्याशिवाय धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे मी कसे ठरवू कारण या सर्व संशयामुळे माझ्या मते धर्म अधर्माचे विवेचन करण्यासाठी थी, मन स्थिर राहूच शकत नाही धर्म कशाला म्हणावे त्या धर्माचे स्वरूप कसे आहे धर्माचे कोणतेही प्रत्यक्ष चिन्ह दुर्गोचर होतच नाही सर्वदेव देव सत्वगुणांनी संपन्न असून नित्य धर्माप्रमाणे वर्तन करणारे आहे पण पापी क्रूर दानव मात्र त्यांना नित्यपिडा देत असतात म्हणून धर्मव्यवस्था ओळखावी कशी तिचे चिन्हच कोठे आहे खरोखरच धर्मनिष्ठ आणि सदाचरण संपन्न असे माझे वंशज जे पांडव त्यांना धर्मापासून वागूनही नाना प्रकारचे दुःख भोगावे लागले तर मग धर्मशास्त्राची काय व्यवस्था आहे म्हणून हे महामुने समर्थ आहात म्हणून आपणच मला आता या संशयातून मुक्त करा हे महामुने मोहरूपी जलाने कलुषित झालेल्या भोवऱ्यात सापडल्यामुळे मी कटंगळ्या खात आहे म्हणून आपण ज्ञानरूप नौकेच्या सहाय्याने या संसार सागरापासून मला तीरावर आणावे आणि माझे रक्षण करावे अध्याय पहिला समाप्त